विशेष <Gülüyor> सच्चिदानंद yes, <laughs> <laughs> गेल्या वेळेला पण प्रत्यक्ष हे सूत्र हे प्रकरण वाचायला सुरुवात केली होती पहिलं जे सूत्र आहे प्रातिपदिकार्थ लिंग परिमाण वचनं मात्र प्रथम त्याचा अर्थ आपण बघायला सुरुवात केली सु होती आणि आपण असं म्हटलं होतं की ते या सूत्राचा जो क्रमांक आहे तो दोन तीनचे करायचा आहे दोन तीनमध्ये विभक्ती प्रत्ययाच्या वापरासंबंधी विधान आहे कोणता विभक्ती प्रत्यय वापरायचं कोणत्या अर्थी ते दोन तीनमध्ये सांगितलं आणि विशिष्ट कारक या अर्थी तो प्रत्यय सांग वापरायचा असं सांगितलं असताना ते कारक म्हणजे काय हे सांगणारी जी सूत्र आहेत ती सगळे एक चारमधले आहेत ती आता पुढे घेणार आहेत हे दोन तीनमधलं सूत्र आहे आणि अर्थातच त्यामुळे हे विभक्तीचा अविभक्ती केव्हा वापरावी कोणत्या अर्थामध्ये वापरावे कोणते अर्थ सांगायचे असताना कोणते अर्थ शब्दाद्वारे व्यक्त करायचे असताना ती विभक्ती वापरावी हे या सूत्रात सांगितलं अर्थात सुअौजस अमौशस जे एकवीस प्रत्यय ज्यांची आपण सात आणि तीन सात गुण तीन या गटांमध्ये विभागणी केली तेसे तीन तीन प्रत्यय आहेत त्यांना अनुक्रमेपासून सप्तमी अशा संज्ञा दिलेल्या आहेत तेव्हा ते जे म्हणतात की प्राधिपदिकार्थ लिंग परिमाण वचन मात्र प्रथम याचा अर्थ प्रथम या शब्दाने ज्यांचा निर्देश होतो असे पहिले तीन प्रत्यय सुअवजस तर तिथे आपण प्रातिपदिक अर्थ मात्र प्रातिपदिक अर्थ याचा जो कौमदित सांगितला जात तो आपण बघितला नियत उपस्थित उपस्थित होतो म्हणजे इतर कोणताही अर्थ उपस्थित नाही झाला तरी चालेल तो अर्थ मात्र उपस्थित होतोच त्याशिवाय तो, तो शब्द तुम्हाला कळला असं तुम्ही म्हणू शकत नाही कित्येक अर्थ उपस्थित होत असतील शेवटी आपण त्याच्याकडे असं बघितलं आणि असं म्हटलं की हा नियतोपस्थिती कर्थ जो आहे तो ज्याची विशिष्ट व्यक्ती अशा स्वरूपाचा अर्थ आहे धर्म आणि धर्म शब्दापासून जे अर्थ आपल्याला कळतात जो अर्थ आपल्याला कळतो तो अर्थ नेहमी किंचित धर्म विषय असं त्याचं ज्ञान असतं आणि तो धर्म कुठल्या धर्मीमध्ये राहतोय त्याचं पण आपल्याला ज्ञान होतं अशा प्रकार धर्मधर्मी या स्वरूप ज्ञान सग्या बाह्य पदार्थे सगले पदार्थ ज्ञेय है प्रमेय है कि न्यायशास्त्रा की भूमिका सभी कर्वमान्य है यह जगमे अ नहीं जे ज्ञेय नहीं अच का नहीं जे प्रमेय नहीं अस जर का अच्छा प्रमेय प्रमेय हो धर्म आणि धर्मी यांचं जर का तुम्हाला ज्ञान होत असेल त्या शब्दापासून त्या अर्थाच्या बाबतीतलं तर ते तुम्हाला प्रमेयत्व हे सिद्ध करण्यासाठी मी पडेल म्हणजेच ज्यादा प्रमाण ज्ञान अमाण ज्ञान क्रमा अमा प्रमा हर्थ प्रमाणा प्रमा ने ज्ञान कि जे निर्णय घपकार प्रमा है तवरूप है बी जो धर्म ज्यादा धर्मी ठिकाणी आतो तो धर्म त्या धर्मी ठिका भास्क कलून प्रमाण जो धर्म ज्यादा धर्मी तो धर्म त्या धर्मी कलून समझे प्रमाण विरुद्ध भ्रम भ्रम अः तो जो धर्म ज्यादा धर्मी नहीं तो धर्मी तुम्हारा तो धर्म कहते म्हणायचं भ्रम म्हणजे घट असं म्हटल्यानंतर घटत्व हा धर्म आणि घट हा धर्मी यांचं ज्ञान होत आणि पट असं म्हटल्यानंतर त्या शब्दापासून पटत्व हा धर्म आणि पट हा धर्मी यांचं ज्ञान होत जर का शब्द शक्ती ग्रहणाच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या माणसाने घट या शब्दापासून जे ज्ञान होतं त्यामध्ये पटत्व हा धर्मी असतो असं असा ग्रह करून घेतला घट असा शब्द उच्चारला पण त्या शब्दापासून ज्या धर्माचं ज्ञान होतं तो आहे पटत्व असा जर का एखाद्याने ग्रह ज्ञान करून घेतलं तर त्याला जे पुढे ज्ञान उत्पन्न होईल ज्ञान होईल त्याला पटत्वाने युक्त असा पदार्थ म्हणजे पट गट असा शब्द उच्चारल्यानंतर पटत्वाने युक्त पटाचं ज्ञान होतं असं जर का तो समजायला लागला तर तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा ब्रह्म आहे कारण गट या शब्दापासून ज्या धर्माचं ज्ञान होत आणि जो धर्म ज्या धर्मीच्या ठिकाणी तुम्हाला समजला पाहिजे तो तसा समजत नाही त्या संबंधाने तो समजत नाही म्हणून आपण असं म्हटलं नियतोपस्थिती का हा प्रातिपदिकार्थ म्हणजे धर्म आणि धर्मी याने युक्त असं जट असं म्हटल्यानंतर आपल्याला घटत्व विशिष्ट घट असा अर्थ कळत जाती घट व्यक्ती यांचा आपल्याला बोध होतो अशा रीतीने प्रत्येक शब्दापासून आपल्याला जो बोध होतो त्यामध्ये विशिष्ट काही धर्म आणि धर्मी अशा स्वरूपाचं ज्ञान होतं शब्दापासून तो जो अर्थ आहे त्याला म्हणायचं प्रातिपदिकाचा अर्थ आणि आपण हे प्रातिपदिकाच्या प्राति विषयीच बोलतो या धातू जो असतो त्याचा अर्थ काय असतो तो वेगळा व्हाव आहे आणखी दुसरे काय शब्द असतात त्यांचे काय अर्थ असतात तो वेगळा व्हावं पण आपण प्रातिपेदिकाची व्याख्या अशी केलेली आहे की जो शब्द धातू नाही जो शब्द धातू नाही जो शब्द प्रत्यय नाही आणि जो शब्द प्रत्ययांत नाही पण ज्याला अर्थ आहे असा शब्द त्याला म्हणायचं प्राति म्हणजे धातू नाही हे प्रमुख त्यातलं लक्षण आहे तुला सोडून उरलेले सगळे प्रातिपदिक होऊ शकतात होतात त्यांना प्रातिपदिकच म्हणायचं आणि म्हणूनच सगळ्या शब्दांचं वर्गीकरण दोन गटामध्ये सुबंत आणि तिनंत यांच्यामध्ये केलं जातं तिनंताची प्रकृती असते धातू सुभंताची प्रकृती असते त्याला म्हणायचं प्रातिपदिका हे अनेक प्रकारचं असू शकतं साधितही असू शकतं असाधितही असू शकतं असाधितांमध्ये देखील ते अनेक प्रकारचं असू शकतं त्याला आपण नाम सर्व नाम असं सगळं काही म्हणू शकत अव्यय पण त्याच्यामध्ये येऊ शकतात हा झाला नियतोपस्थितिक अर्थ आणि आपण असंही बघितलं होतं या अर्थामध्ये म्हणून पंचकम प्रातिपदिक अर्थ असंही म्हटलं जात त्याचाच आधार घेणार येते नियतोपस्थितिका हा प्रातिपदिकार्थ आणि पंचतम प्रातिपदिकार्थ यांचा पण संबंध आहे ज्यात व्यक्ती लिंग संख्या आणि काल संख्या हे पाच अर्थ प्रत्येक प्रातिपदिकापासून आपल्याला कळून येतात असं एका पक्षाचं म्हणणं आहे जे अलिंग शब्द है जुट प्रकारिंग भाषिकलिंग नहीं कारण क्या अर्थान बाह्य जगत ही लिंग नहीं आशिक ही किंग शब्द जोड़ नहीं, लिंग, नहीं। असे जे अलिंग शब्द आज निहतलिंग शब्द जिंग निश्चित कहू शकता अब्द हैं बाबती पंचकम प्रातिप हा कार त्याचा कारक हा भाग वगळला तरी सुद्धा बाकीचे चार अर्थ आपण त्यापासून कळून देऊ शकतो जाती व्यक्ती आणि लिंग तर निश्चितच कळून येऊ शकतो संख्या सुद्धा कळून येते एका प्रातिरोधिकापासून एक संख्या असा सामान्य नियम आहे पण जे अनियत लिंग शब्द आहे यांचं लिंग हे आपल्याला प्रातिपदिकावरून कळून येत नाही म्हणजेच ज्या शब्दांचा प्रयोग अनेक लिंगांमध्ये झालेला दिसतो तर हा शब्द दिलेला आहे त्यांनी किंवा मित्र असा शब्द आहे पण त्याचे अर्थ वेगळे आहेत आणि आणखीन असे काही शब्द आहेत हा शब्द आहे तो शब्द स्त्रीलिंग आणि पुलिंग दोन्ही चालतो <small> यावेळेला जो प्रथम अभिभक्तीचा प्रत्यय असतो तो लिंग स्पष्ट करतो त्यात आणि मग पुढे प्रथम अभिभक्तीचा सुप्रत्यय लावला तेव्हा पुल्लिंग म्हणून त्याने काय म्हटलंय वाचतो नियतोपस्थिती कसा प्राधिकार पुढे मात्र मात्र शब्द योग म्हणजे संबंध संबंध त्याचं कारण बंधवांचे शूर्यमानन पदम प्रत्येक अधिक संबद्ध मात्र मात्र लिंग कल को बाब् संग्रे परिमा मात्रे, मात्रे। परिमाणी परिमाण संख्या मात्र संख्या मात्र अर्थी संख्या प्रथमा प्रयोग सबसे अर्थ प्रथमा विभक्ति ने संगले अर्थात ही प्रकार का क्रिय संबंध साक्षात अभिप्रेत नहीं प्रथमा विभक्ति मानत नहीं का टीकाकार प्रथमा विभक्ति कारक विभक्ति मानत नहीं कारण यहक संबंध नहीं क्रिय साक्षात संबंध नहीं है प्रत्यय दुसरे का टीकाकार मात्र प्रथम विभक्ति कारक का जरी साक्षात प्रथमा विभक्ति क्रिये संबंध नसला तरी सु परंपरे ने प्रथमा विभक्ति अभेद संबंध ने धातुपुरी तीन प्रत्यय जो अर्थ करता किम या संबंध आय तत् प्रथमे अर्थ प्राधिपीक अर्थ तीन प्रत्यय अर्थ करता कर्त्याशी अभेद संबंध तद द्वारा करता हा क्रिये आश्रय आयामें अशा रीति ने परंपरा संबंधा ने प्रथमा विभक्ति अर्थात क्रिये संबंध अतो दाखता यू प्रथमा विभक्ति कारक विभक्ति है तो तो तो का आहे दुसरे का ही टीकाकार मानता भेद हाच है कि साक्षात है का परंपरे साक्षा नहीं साक्षात का नहीं है साक्षात् कारक संबंध नहीं है म्हणजे हो लिंग हे प्रातिपदिकामुळे काही शब्द एका लिंगातच असतील त्यांच्या बाबतीमध्ये प्रातिपदिका अर्थ हा जो पहिला शब्द या सूत्रामध्ये आहे त्याद्वाराच त्या अर्थीच प्रथम विभक्तीचा प्रत्यय होईल तो जो प्रातिपदिकाचा अर्थ आहे त्याच अर्थी प्रत्यय झाला लिंग हा अर्थ पला हालांकि प्रातिपदिक अर्था प्रातिपदिका जो अर्थ तो आला पाही शब्द अिंग निहत न सेवा लिंग नहीं बोध होता तिथे मात्र प्रथमा विभक्ति प्रातिपदिक अर्था तो बोध कर देवा जो लिंग अर्थ तिथुन कहत नहीं तो अधिकपण कलवन देर तुम्हारा पुलिंगलिंग है का नपुंसकलिंग है स्पष्ट होत नाही तिन्ही लिंग असू शकतात असं तिथे स्पष्ट होत त्यावेळेला प्रथम विभक्तीचा प्रत्यय तुम्हाला कळवून देईल कि हा पुल्लिंगी आहे का स्त्री लिंगी आहे का नय असं काय म्हणून लिंग मात्र आधिक्य कारण नाही तर प्रातिपदिकामध्ये लिंग या अर्थाचा संबंध आहेच समावेश आहेच म्हणून आधिक्य असा शब्द वापरला लिंग मात्र आधिक्य लिंग नसला होत्या नाही पुष्काळ वेळा त्या त्यावेळा विचारलं तर बरं कारण आता मागच्या वेळेला काय होत आपण संकल्पनांची चर्चा करत होत त्यामुळे त्याच्यामध्ये त्या स्पष्ट होण्यासाठी तुम्हाला ते समजले की नाही मला समजण्यासाठी तुम्ही प्रश्न विचारण्याची आवश्यकता होती तर त्यावेळेला त्याचा उपयोग झाला म्हणजे संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा काही काही जेव्हा मला असं वाटेल की आपण तो मूळ जी धाडा चाललेली आहे त्याच्या त्याला छेद देण्यासाठी कारण काही कॉन्सन्ट्रेट करून जेव्हा मी काही सांगतोय त्याच्यामध्ये जर का हे होत असेल तर मी तुम्हाला विनंती करेन की आपण प्रश्न थोडा वेळाने घेऊया विषय आपण करतो आणि जेव्हा मला वाटेल तेव्हा मी सांगेन तुम्हाला की आता तुम्ही विचारू नका पण आतापर्यंत तरी तुम्ही जे विचार त्याचा उपयोगच झाला गोष्टी अधिक स्पष्टपणासाठी कारण एका व्यक्तीला ज्या शंका येतात त्या इतरांना येतीलच असं नाही त्या शंकांचा उपयोग तो मुद्दा अधिक उलगडून स्पष्ट करून सांगण्यासाठी होतो कृपया तुम्ही तसंच त्या प्रश्नांकडे बघा असं मी तुम्हाला म्हणणं आणि काही काय लाईक थोडीशी विरोधाची कोडणी म्हणून बाहेरचा असा वेगळा प्रश्न चालतो आपण पण आतापर्यंत खेळीमेळीने घेतो त्याचा ते आपण हे करत नाही सर लिंग लिंग नसलेल्या ह्याचं जे एक उदाहरण कोणतं म्हणजे म्हणजे अव्यय शब्द जे आहेत अव्यय त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लिंगाचा बोध होत नाही त्यांनी उदाहरण कीच दिलेली बघा उच्च उच्च अशी जी अव्यय अव्यय शब्द आहेत त्या अव्यय शब्दांच्या बाबतीमध्ये लिंग बोध होत नसल्यामुळे तिथे मात्र उच्च चू असं म्हटल्यानंतर नीच्च तुम्हाला प्रथम विभक्तीने लिंग अधिक याचा बोलतोय आता इथे तरी सुद्धा काय आहे की हे कल ही हे म्हणणं सुद्धा सैद्धांतिक पातळीवरच राहतं कारण तिथे लिंग दोधाचा काही पुन्हा परिणाम काही भेद त्याच्याने ज्ञानामध्ये होतो असं नाही कारण फिरवी लिंग कळतच नाही पण तरी सुद्धा त्या हा सुप्रत्यय लावल्यानंतर पदत्व त्याला येत असल्यामुळे ते लावण्याची आवश्यकता आहे अशा वेळेला सामान्यपणे सामान्य नपुंसकम असं म्हणण्याचा प्रघात आहे त्यामुळे किमान ते नपुंसक लिंगात आहे असं आपल्याला म्हणत आहे नपुंसक लिंगात हे प्रथम एकच नाही असं सामान्य नपुंसकम न्याय नाही लिंग ह्या संकल्पनेविषयी शब्द शब्द व्याकरणी संकल्पनेविषयी आमच्या दर्शनाचा थोडा मोठा विचार आहे वाक्य लिंग समुद्रेच्या मध्ये केवढा तरी मोठ्या प्रमाणात एकतीस तारीखामध्ये तो आलेला आहे यावेळेला गेलो असताना तो मी बिंग समुद्र शिकवला पूर्ण होत आता पुढचा वाचा शब्द हा लिंगा लिंगा लिंग मात्राधिके परिमाण मात्रे संख्या मात्रेच्या प्रथम असत बरोबर उच्च ही नीच ही कृष्ण निचही निच ही हे अलिंग शब्दांचं उदाहरण झालं आणि नियतलिंग शब्द म्हणजे कृष्ण हा कृष्ण आणि ज्ञान कृष्ण हा शब्द नियत पुल्लिंग आहे श्री हा शब्दिंग आणि ज्ञान हा शब्द नकुंच कलिंग नियत असं कधीही होणार नाही की ज्ञान हा शब्द पुल्लिंगात येईल म्हणून ज्ञान असं नुसतं प्रातिपदिक जरी तुम्ही उच्चारलं तरी त्या प्रातिपदिकापासूनच तुम्हाला तपास शब्द होतो कारण मात्र, मात्र एक, था था। हा शब्द झाल्याचे कारण मात्र हा जो शब्द आहे त्याचे दोन अर्थ आहेत मात्र शब्दाचे एक पूर्ण दुसरा च म्हणजे अवधारण केवळ हो आहे केवळ हा अवधारण तो नुसता केवळ कारण च आपण जो म्हणतो ना चर्थ त्याला मात्रच म्हणजे प्रातिपदिक अर्थ प्रातिपदिकाच्या अर्थामध्ये च चा अर्थ नाही घेता पूर्ण सगळ्या प्रातिपदिकाच्या अर्थाने आणि लिंग मात्र तिथे मात्र तुम्हाला जास्तीचं लिंग दाखवायचं असताना म्हणजे तो तिथे च हा अर्थ तुम्हाला घ्यायला लागेल लिंग दाखवायचं असतानाच प्रथम अभिनेत प्रत्येक कारण प्रातिपदिकाने लिंग जे दाखवलं जाते ते एकच एक दाखवलं जात नाही तिथे नियम करा प्रातिपदिका अर्थ मात्र यामध्ये जो मात्र असा शब्द आहे त्याचा नियम असा अर्थ करत असताना वेगळी भूमिका घ्यावी लागेल सामान्यपणे तसा न करता पूर्ण सगळ्या प्रातिपदिका अर्थी तो प्रथम आम्ही भक्तीचा प्रत्येक जे नियतलिंग शब्द आहे कृष्ण त्यामध्ये तुम्हाला कृष्ण आणि श्री किंवा श्री असा शब्द घेतला आपण कारण कृष्ण ही शेवटी एक संज्ञा आहे त्यामुळे संज्ञा असं म्हटल्यानंतर शब्दत्व हे जाती आहे पण त्यामुळे ते आपण बाजूला ठेव पण श्री असं म्हटल्यानंतर श्रीत्व आणि श्री असे दोन तुम्हाला नियत उपस्थित होणारे अर्थ त्यापासून कळले त्याचबरोबर श्री या शब्दाचं लिंग स्त्री लिंग आहे हे कळलं अशा रीतीने आणि कारक म्हणजे वचन आणि कारक ही तुम्हाला कळतील एक वचन आहे आणि कुठल्या क्रियेचं कारक होऊ शकेल योग्य त्या योग्यता संबंध असं आपण वाक्याला बघितलं तर हे तुम्हाला अर्था। प्रातिपदिकाच्या अर्थात प्रातिपदिक अर्थ असं म्हटल्यानंतरच हे सगळे अर्थ तुम्हाला कळतील म्हणजे हे सगळे अर्थ तुम्हाला प्रातिपदिकार्थ प्रातिपदिकापासून कळतील पण जे असे शब्द असतील की ज्यांच्यामध्ये प्रातिपदिक अर्थापासून निश्चित लिंग कळून येत नाहीये निश्चित कळून येत नाही याचा अर्थ अनेक लिंग कळून येत आहे अशा वेळेला जो प्रथम अभिव्यक्तीचा प्रत्यय असेल तो लिंग मात्र म्हणजे लिंगच लिंग अधिकपणाने तिथे मात्र नियम हो, एव अवधारण असं त्याचा अर्थ करणार त्याचप्रमाणे वचनाच्या बाबतीत पण तसंच आहे म्हणजे वचन या अर्थीच प्रथम अभिव्यक्तीचा प्रत्यय होईल म्हणजे पुढे देणारे ते बघा आहे शेवटी शेवटी या परिचदामध्ये या अर्थामध्ये एका हा द्वउपहवा हा तर संख्या रूप जो अर्थ आहे तो त्या प्रातिपदिकापासूनच आपल्याला कळला एक या प्रातिपदिकापासूनच कळला म्हणून hmm. उक्तार्थाना व प्रयोगा म्हणून आता पुन्हा पुढचा प्रत्यय लावायचा नाही असा नियम असल्यामुळे उक्तार्थाना व प्रयोगा जे अर्थ आधीच दुसऱ्या शब्दापासून सांगितले गेले ते अर्थ व्यक्त करण्यासाठी पुन्हा दुसरे शब्द वापरावे जो शब्द तुम्ही वापरता त्याने काहीतरी नवीन सांगितलं पाहिजे तर तर त्या शब्दाच्या वापराला काहीतरी आज तो सा जो अर्थ दुसऱ्या शब्दाने सांगितला तोच अर्थ तुम्ही कोणावाक्यात सांगता त्याला काही सामान्यपणे त्याला अर्थ राहत नाही भाषेमध्ये पण याचाच अर्थ सारी दुसरी बाजू अशी कवितेमध्ये किंवा अलंकारशास्त्रामध्ये जो अर्थ एका शब्दाने सांगितलेला आहे तोच अर्थ दुसऱ्या शब्दाने पण सांगतात त्याच्यामध्ये त्याच एक प्रकारची चमत्कृती त्याच्यामध्ये येते म्हणजेच काय बरोबर सुरसता किंवा त्या रसाच परिपोष वगैरे या सगळ्या गोष्टीच येतात सामान्य पण पण आपण तसं म्हणत नाही व्यवहारामध्ये ते मला कित्येक जणांनी असं सांगितलं की माझ्या ज्या सिनियर्स विद्यार्थी होत्या ना म्हणजे माझ्या त्यांना मैत्रीण नाही म्हणू शकत माझ्या सिनियर्स त्यांनी मला था। असं सांगितलं की ते टी व्हीवर वगैरे येतात कि नाही सकाळी उठून दात दासाय वगैरे किंवा आणि त्या तेव्हा ज्या महिला असतात त्याच्यामधल्या त्यांचे चांगले कपडे वगैरे तेव्हा हे फक्त जाहिराती पुरतच असतं असं काही हे प्रत्यक्षात नसतं असे त्यांनी मला सांगितले होते म्हणजे व्यवहारामध्ये कशा सांगितलं तर आपला काय मुद्दा चालला आपला उत्तर प्रयोग आहे म्हणजे हे मी सांगितल्याचं कारण असं कि अलंकारशास्त्रामध्ये काव्यामध्ये एकच अर्थ पुन्हा पुन्हा सांगितला जाऊ शकतो किंवा आपण हा कारण त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असत्या अलंकाराच म्हणजे आता उदाहरणार्थ दीपक नावाचा अलंकार आहे दीपक दीपक अलंकारामध्ये काय करतात कि जो वर्ण्य विषय आहे आणि जो वर्णी विषय नाही दोघांमध्ये धर्मैक्य म्हणतात दीपक म्हणजे वदतीवर्ण दीपक धर्मैक्यम दीपक बुधा वदती वदतीवर्ण धर्मैक्यम दीपक बुध वर्ण वर्ण आणि अवर्ण त्यांचं असतं त्याला म्हणायचं ते जी ते सांगते आणि धर्मैक्यम दीपक बुध वर्णक्युध असं मला वाटतं उदाहरण तर आहे बरं मदेन भाती कलवः प्रतापेन महीपती मदेन भाती कलव प्रता कलभ प्रता महित मदेन भा ती कलभा प्रतापेनपती जो कलभ आहे तरुण हत्ती तो त्याच्या मदत त्या गंडस्था सोडणाऱ्या त्याच्या मदस्रावामुळे तो शोधून दिसतो आणि जो महीपती आहे तो प्रतापामुळे शोधून दिसतो त्याचा फरक आता याच्यामध्ये धर्मैक्य आहे आणि प्रताप यांचं धर्मैक्य त्याच्यामध्ये राहतो कोणी म्हणे सामान्य व्यवहारामध्ये असं काय सांगताय तुम्ही जे तुम्ही बोलताय महिपतीच्या विषयी बोलताय आता मध्येच हा कुठे तुम्ही कलम आणलात नाही सामान्य व्यवहारामध्ये तुम्ही असं बोलायला लागलात तर लोक असं म्हणतील आपल्याला तिकीट मागायचंय कंडक्टर करायचं तुम्ही काहीतरी उपमा अलंकार वगैरे देऊ तो काय सगळं काहीतरीच सांगा ना म्हणजे व्यवहारामध्ये आपण वेगळ्या प्रकारे बोलतो आणि काव्यामध्ये पुन्हा वेगळं होत व्यवहारामध्ये जे आपण करत नाही नेमकं तेच काव्यामध्ये त्या काव्याची सुशोभा वाढवणार आहे किंवा म्हणूनच ते जो काव्य पण होतं कृष्णाचा जन्म रामचा अयोध्ये जामचा जन्म होहा कृष्ण का जन्म काव्य हो साध वाक्य हो ना म्हणजे आपल्याला आता उत्तार्थ नावाप्रयोग असं आपण म्हणतात त्याच्या मागची भूमिका ही आहे की तुम्ही शब्द जे वापरता त्याच्यामध्ये निश्चित अर्थ असला पाहिजे आणि तो अर्थ दुसऱ्या शब्दापासून जो अर्थ कळून आलाय त्यापेक्षा वेगळा असला पाहिजे अशी भूमिका आहे सामान्यपणे व्यवहारामध्ये दे आपण अशा प्रकारे वाक्य उच्चारत असतो कारण ते वाक्य उच्चारण ही एक प्रकारची कृत्रिम असं अशी क्रिया आहे कारण जो तो तो श्वास आपण आज घेतो त्या श्वासातला थोडासा भाग आपण वेगळा काढून त्याच्यावरच वेगळा जोर देऊन आपण वाक्य बाहेर उच्चारत असतो ध्वनी बाहेर फेकत असतो नाहीतर तसं नाही केलं तर तो श्वासोच्छा जो आहे तो तसाच चांगला चालेल आणि आपण अधिक गिरग आणि असं तसंच करत नाही आपण त्यातला बराच भाग आपण वापरतो म्हणून मौनाचं जे सामर्थ्य सांगतात किंवा काही वेळ तुम्ही मौन पाळलं पाहिजे त्याच्या मागे जो श्वास तुम्ही इतरत्र कर्ची घालता तसा न घालता त्याच्या नैसर्गिक क्रमांमध्ये तो राहूयास प्रयोगाना हा प्रयोग एक कारण कटाक्षात विविटीवर आहे होती ग्रॅव्हिटी म्हणजे असा त्याचा म्हणण्याचा आशय असा आहे की ही जी क्रिया आपण करतो ही अशी तुम्ही व्यर्थ देत उच्चार की ज्याने एक अर्थ सांगितला पुन्हा तुम्ही एक ध्वनी तोच अर्थ सांगणार असेल त्याचा काय उपयोग आहे मग तुमची जी क्रिया जी तुम्ही केली ती सगळी नाही का गेली आणि ही व्यर्थ कशाला धरायची असं अशी भूमिका त्याचा म्हणून तुमच्या बुद्धीमध्ये एक अर्थ आल्यानंतर तो अर्थ व्यक्त करण्यासाठी तुम्ही मुळातच शब्द असे निवडा की जे स्वतंत्र प्रत्येक अर्थ सुटा सुटा पण वेगवेगळा सांगतील आणि मग नंतर जोडा तुम्ही पण प्रत्येकाला वेगळा अर्थ असला पाहिजे आणि तुम्हाला तो प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ दाखवता आला पाहिजे या शब्दाचा हा अर्थ ह्याचा अर्थ याचा अर्थ आणि नंतर जोडा तुम्ही म्हणून उत्तरार्थाने मग प्रयोग असाल आणि म्हणून मग एक हा द्वि आणि बह याच्यामध्ये एक हा संख्या रूपी जो अर्थ आहे तो आधीच त्या प्रातिपदिकानेच सांगितला असल्यामुळे त्याच्या पुढे पुन्हा संख्या भूजकाचा प्रत्यय लावला जाणार नाही तो प्रत्यय लावला गेला पाहिजे त्याशिवाय पदत्व येत नाही म्हणून तिथे तो हो तो तो, तो संख्या मात्र असा पुन्हा या अर्थी प्रथम होतो असं समजावं लागेल आणि तो काय सांगतोय की प्रातिपदिकाचा जो अर्थ संख्या आहे एक याचा अर्थ एकही संख्या आहे त्याच्या पुढे तोच प्रत्यय करायचा असा त्याचा अर्थ एक या शब्दाच्या पुढे दुसरे प्रत्यय बहुवचनाचा प्रत्यय करायचं नाही एकवचन आणि बहुवचन करा असून एका हात बहवा असऊ बह सॉरी हा तिथे एकचा अर्थ वेगळा आहे तिथे एकाचा अर्थ संख्या असा नाही एके श्याम वगैरे असं म्हणत ना, था। ना था? एके श्याम कुठे वेगळा एके सत्पुरु पराग घट स्वार्थ सामान्या स्वा हा काही काही समाजात शब्दाचा जेव्हा संख्या अर्थ असतो तेव्हा एकवचनाचाच प्रत्येक करायचं द्विवचनाचा आणि बहु या शब्दावरून बहुवचनाचाच प्रत्येक करायचा असा त्या मात्र आणि मग परिमाणाचा अर्थ प्रक्रियेनुसार बघण्यासारखं लागलं पण आपण क्रमाने जाऊया पुन्हा एकदा लिंग मात्रा तिथे परिमाण नाही कृष्णा श्री ही ज्ञान पुढे काय िंगा प्रातिलिक उदाहरणातिंग असतो लिंगमात्राधिक्य अनियतलिंग जे शब्द आहेत ते लिंगमात्राधिक्य लिंगमात्राधिक्य असं जे म्हटलेलं आहे लिंगमात्रे असं जे म्हटलेलं त्यात आधी कि शब्द त्यांनी जोडला तो का जोडला कारण प्रातिधिकार्थाने एकच लिंग कळून येत नाहीये अनेक लिंग कळून येते मग <laughs> हा जो प्रथम विभक्तीचा तो एकच लिंग तुम्हाला लिंग मात्र अधिक केवळ लिंगच तिथे अधिक म्हणून कळून येते पुढे द्रोणू परिमाण मात्र परिमाण हा अर्थ सुद्धा तुम्हाला प्रथम विभक्तीपासून कळून येतो परिमाण हा अर्थच कळून येतो कसा द्रोणूवी द्रोण हे एक परिमाण द्रोण म्हणजे विशिष्ट काही एक पात्र म्हणून आहात तांदूळ केवढे पाहिजेत ते द्रोणभर पाहिजे द्रोणह आणि ब्रिही द्रोणहामध्ये आपण बाकी केलं तर लिहून घ्या द्रोणहा ब्रीही असं वाक्य आहे त्याच्यामध्ये द्रोण द्रोणहो ब्री म्हणजे द्रोणहा द्रोणह आणि ब्रीहीर्घ आणि हिरस याचा पद्धती तुम्ही याच्या खाली द्रोण अधिक सुरु अधिक, अधिक सुरू हे आपण काय केलं शब्दविभाग केले आता याचे अर्थ काय आहेत ते बघा द्रोणाचा काय अर्थ आहे अर्थातच प्रातिपदिका अर्थ द्रोणचा अर्थ द्रोण द्रोणत्व विशिष्ट द्रोण असं तुम्हाला आणखीन सविस्तर म्हणायचं असेल तर पण नुसतं द्रोण लिहत तरी चालेल <coughs> आता पुढे जो सुप्रत्यय सुप। <coughs> सु त्याचा अर्थ आहे परिमाण परिमाण व्रिही चा अर्थ आहे व्रिहिचा अर्थ आहे व्रिहि प्रतिबदिक अर्थ हाथ प्रथमा विभक्ति सुप्रत्य अर्थ वि याचा परिमाण या अर्थाशी संबंध आहे आपण जे मागे बघित होतो प्रकृत्यर्थ प्रत्ययार्थव सहा अर्थ गुरुतः तयो प्रत्ययार्थ प्रधान या नियमानुसार प्रत्ययार्थ प्रधान आहे पण त्यामध्ये प्रकृत्यर्थाचा अन्वय करायचा द्रोण या प्रकृत्यर्थाचा अन्वय सु या प्रत्ययाचा जो अर्थ परिमाण त्यामध्ये करायचा तो कसा करणार बाण काढून तो करा आणि त्या बाणामध्ये लिहा की अभेद संबंध इथे परिमाणाकडे परिमाणाकडे द्रोणाकडून परिमाणाकडे आणि हा अभेद असा संबंध आहे द्रोण जे परिमाण आहे परिमाण ते द्रोणाहून वेगळं नाही त्याचा अर्थ या वाक्यामध्ये ज्याच्याविषयी आपण बोलतो आहोत ते जे परिमाण ते द्रोणाहून अधिक वेगळं नाही आता हा परिमाण रूप अर्थ आहे त्याचा विही असा जो पुढचा प्रातिपेदिक अर्थ त्या पुढच्या प्रातिपेदिक अर्थाशी संबंध परिच्छेद्य परिच्छेद भाव असा आहे हा म्हणजे परिच्छेद्य परिच्छेद भाव खरं तर तो इथून त्या इथून पुढच्या प्रातिपदिकार्थाकडे जायचो सुप्रत्ययाकडे कारण तो प्रधान आहे ना म्हणून पुस्तक म्हणजे प्रातिपदिकाच्या अर्थाकडे असं म्हणताना तो प्रत्ययाचा जो अर्थ प्रातिपदिका अर्थ त्याच्याकडे जाईल टेक्निकली हा जाईल म्हणजे म्हणजे काय परिच्छेद्य परिच्छेद परिच्छेद्य परिच्छेद यांच्यामध्ये सुद्धा प्रत्यर्थ वि आणि प्रत्ययर्थ वि यांच्यामध्ये पण अभेद संबंध इंटरनल आतला संबंध आहे आता हा जो परिमाण रूप अर्थ आहे ते जे परिमाण आहे ते परिच्छेदक आहे जो वि आहे तो परिच्छेद्य आहे त्याला मोजायचा म्हणून त्यांच्यामध्ये परिछेद्यांनी काय दिले वाच एक प्रश्न आता जेव्हा द्रो, आपण द्रोण आणि परिमाण यांच्यात संबंध त्यानंतर त्या परिमाणाचा परिच्छेद्य जे आहे त्याच्याशी संबंध केला परिच्छेद्य परिच्छेदाचा संबंध आता हे जे पद आहे विही याच्यामधन विही आणि सु या दोघांचा अर्थ सारखा बरोबर तर या परिमाणाचा अर्थ त्या सुतो त्या ब्रिहीशी येतो कि ब्री या एकत्रित पदाशी येतो आपला जो नियम आहे सहा अर्थ मृत हा तर प्रत्ययर्थ प्राधान्य त्यानुसार जो सुप्रत्यय त्याचा जो अर्थ आहे तो ब्रीमध्ये प्रधान आहे आता तो काय आहे कि तो प्रातिपदिक अर्थच आहे सुप्रत्ययाचा जो अर्थ आहे तो प्रातिपदिक अर्थाचा म्हणून आपण तो टेक्निकली तो आपण तसं दाखवला पण तसं म्हणायला गेलं तर अर्थाशीच जोडला गेलेला आहे म्हणजे हा प्रातिपदिक अर्थच असल्यामुळे हा गुन्हा असं एखादं उदाहरण तुम्ही सांगू शकता जिथे सुप्रत्यय प्रातिपदिक अर्थापेक्षा काहीतरी वेगळा सांगतोय आणि मग अशा प्रकारच्या उदाहरणात नेमका परिमाण किंवा हे काम त्याचा असं उदाहरण सापडणार नाही कारण प्रथम सगळीकडे प्रातिपदिक अर्थ असं उदाहरण सापडतात पण आपण त्या दृष्टीने आपण काय केलं की हा नियम आपण पाहिला पण आता अर्थाच्या दृष्टीने आपण बघायला गेलो तर परिमाण हे प्रातिपदिकाने तुम्हाला जो व्रिही अर्थ कळून येतोय त्याच परिमाण आहे पण आपण ते टेक्निकल हे करण्यासाठी म्हणून ज्याप्रमाणे परिमाण हा अर्थ प्रत्ययाचा अर्थ असल्यामुळे प्रधान आहे तसाच ग्रीही आणि सु याच्यामध्ये जो सुप्रत्ययाने कळून येणारा जो वृही हा अर्थ आहे तो पण त्याच्यात प्रधान आहे आणि प्रधान दोन प्रधानांचा परस्परांशी अन्वय होतो या न्यायानुसार आपण इथे संबंध राहतो अर्थातच कारण ते पद आहे ना म्हणूनच याही याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतात ते सगळे सगळे त्या प्रातिपदिकाशीच त्याचा अनुभव करतात तो योग अभ्यासक संबंध असं ते म्हणतात तिथे ते प्रथम प्रत्येक पण विचार करत नाही ते आता आपण केली ही प्रक्रिया पण करत नाही सरळ काम संबंध असं म्हणतात तो भाग अगदी वेगळा त्यांच्या वेगळंच आहे पण आता आपण हा नियम पाळत असल्यामुळे त्या दृष्टीने करायचं असं करताय आता त्यांनी काय म्हंटल बघा या आकृतीच्या अनुषंगानेच आहे जे तुम्ही काढली असेल आकृती तर तुम्हाला ते सोपलबर काय म्हणताय बघा दृढ रूपम यात परिमाण बरोबर दृढ रूपम यात परिमाण तत्परिच्छिन वृही पुढे त्याचं स्पष्टीकरण केलंय बघा प्रत्ययार्थे परिमाणे प्रत्ययार्थे परिमाणे परिमाणात द्रोण पुढच्या सुप्रत्ययाचा अर्थ आहे त्या प्रत्ययार्थ परिमाणामध्ये जोडला गेले संसर्गाचा अर्थ संबंध संबंध संबंध म्हणजे जो जो शब्दाचा अर्थ म्हणून कळत नाही अधिकचा अर्थ हा अधिकचा जो अर्थ आहे तो म्हणजे संबंध तो म्हणजे संसर्ग जाती विशिष्ट व्यक्ती हा जो अर्थ आहे तो आपल्याला शब्दापासून कळला याचा अर्थ ग्र विशिष्ट गृही हा शब्दापासून कळलेला अर्थ आहे आता जेव्हा तुम्ही गृहीचा परिमाणाशी संबंध करणार तो काही शब्दापासून कळू देत नाही संबंध तो तो दोन शब्द एका बरोबर एक ठेवलेले आहेत या एवढ्या कारणास्तव तुम्ही अनुमानाने म्हणा किंवा आणखीन दुसऱ्या <coughs> प्रक्रियेने म्हणा तो जोडता ज्या अर्थी हा शब्द याच्या पुढे ठेवलेला आहे आणि तो एकाच वाक्यात झालेला आहे त्याअर्थी याचा आणि याचा संबंध आहे अशा रीतीने या कल्पनेने केलेला जो अर्थ आहे अधिकचा जो अर्थ तुम्हाला मिळतो तो त्या शब्दापासून शब्दांच्या सहोच्चारणामुळे तुम्हाला मिळाला पण तो त्या चांग दाखवा म्हणून कुठल्या शब्दापासून मिळाला असं विचारलं तर तुम्हाला निश्चितच दाखवता येणार या शब्दापासून असं नाही दाखवता तुम्हाला एवढंच म्हणावं लागेल या दोन शब्दांच्या सहोच्चारणापासून आम्हाला हा अर्थ मिळालेला आहे अशा अर्थाला म्हणायचं संसर्ग किंवा संबंध किंवा तुमा... संसर्ग अन्वय त्याला अन्वय आणि या सहोच्चारणाला म्हणायचं संसर्ग मर्यादा त्याला म्हणतात संसर्ग मर्यादा म्हणून त्यांनी काय म्हटले परिमाणे अभेद संबंधाने विशेष होतो याचा अर्थ आपण जो बाण दाखवलाय तो बाण कसा दाखवायचा द्रोण हा अर्थ विशेषण झाला त्यामुळे अर्थातच परिमाण हा अर्थ विशेष तोच आपण त्या बाणाने दाखवला तो बाण जर आपण परिमाणाकडून द्रोणाकडे काढला असं तर हे वाक्य समजलं बरोबर झालं नसलं तर आता आपण जे केलेलं आहे बाण असं काढलेलं आहे द्रोणकडून परिमाणाकडे ते बरोबर आपण काढलेलं आहे तो बाण हेच दाखवतोय की द्रोण हे विशेषण आहे आणि परिमाण हे विशेष द्रोण रूप घ्या परिमाण ते अर्थ हे परिमाणामध्ये संसर्गे पूछवाक्य प्रत्ययाेद्य पिछेद प्रत्यारो परिमाण है संबंध हो असा याचा त्या सगळ्या वाक्याचा अर्थ होतो प्रथम परिमाण हा जो परिमाण रूप अर्थ आहे त्याचा आपण जो मान काढलेला आहे त्या विहीमध्ये त्याचा परिच्छेदे परिच्छेद नाहीतर परिमाणाचा अर्थ वापरण्याची आवश्यकताच नव्हती तो वापरला आहे त्याअर्थी इथे मग काहीतरी परिमाण असलं पाहिजे नाही तर कशाला वापरू तुम्ही वापराल तुम्ही बरोना हा असं करता तुम्हाला परिमाण नुसतं द्रोणाला असं परिमाण म्हणायचं असेल आणि परिच्छेद्य जे आहे ते दाखवायचंच नसेल hmm. तर अशा वाक्याची तुम्ही कल्पना कशी करू शकता कुठल्या प्रसंगात करू शकता hmm. ते बघा नाहीतर तुम्ही दुकानात गेलाय आणि तुम्ही असं वाक्य म्हणाल आणि त्याने तुम्हाला एवढं द्रोणभर विही आणून दिला तुम्ही म्हणाल की हो नाही नाही मी ते असंच म्हणत होते म्हणत <laughs> होतो <laughs> दुकानदारसा <laughs> की तुम्हाला संदर्भात अर्थ होतो नाहीतर तुम्ही हे वाक्य म्हणालाच कशासाठी तुम्हाला जर का असं अभिप्रत नसेल तर म्हणून यावरूनच असं कळतं की ह्या परिमाणाचा परिच्छेद्य परिच्छेद भावाने वृहीमध्ये अन्वय आहे नाहीतर हे शब्द उच्चारण्याची अशी आवश्यकता नव्हती एका बरोबर याच संदर्भात त्याचा असाच अन्वय होईल अन्वयामध्ये काही होणार म्हणजे हो म्हणता येईल पण तिथे तुम्हाला असेल तर असं असेल तर होईल असते म्हणजे असा अन्वय होईल नाहीतर तुम्ही साध पण म्हणू शकता पण काय की द्रोण हे परिमाण वाचकच आहे त्या शब्दांच्या बाबतीतच कारण की हे शब्द स्वतंत्र सुद्धा येऊ शकतात म्हणजे एखाद्याला द्रोणच विकत येतात तर तो नुसता द्रोण सुद्धा म्हणतो आता हा परिमाणाचा जो अर्थ आहे तो शब्दांचा साहचर्य दाखवतो म्हणजे शब्दांच्या साहचर्यामुळे दिसून येतो की प्रथमेमुळे दिसून येतो कारण द्रोणा हा हा शब्द नुसता सुद्धा अर्थपूर्ण oh. आहे आणि द्रोणा हा बिही हे परिमाण आपल्याला सांगतंय हे बिहीमुळे कळताना म्हणजे आल्यामुळे द्रोण परिमाणाचे हे कर अर्थातच प्रथम आता काय कि द्रोण हा व्रिही या वाक्यामध्ये परिच्छेद्य परिच्छेदक भाव हा संबंध जो आहे तो तुम्हाला कशाने कळला द्रोणाच्या पुढे व्रिही असा शब्द आल्यानंतर कळला परिच्छेद्य परिच्छेदक भाव शब्द व्रिही असा शब्द नसेल तरी सुद्धा तुम्हाला द्रोण ह्या शब्दाच्या अर्थावरून तुम्हाला आता प्रातिपदिक अर्थ असं म्हटल्यानंतर नियतोपस्थित अर्थ तुम्हाला कळतील पण त्याचं काम हे परिमाण रूप आहे हे तुम्हाला प्रथम विभक्तीनेच कळेल त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही द्रोणहा असं म्हणाल तेव्हा तिथे तुम्हाला परिमाण विशिष्ट म्हणजे <coughs> द्रोण द्रोणाभिन्न परिमाण असा अर्थ तुम्हाला कळेल द्रोणहा असतील माझा प्रश्न असा असतो म्हणजे प्रथमेचा अर्थ परिमाण असा तिथे पण कळेल तो जेव्हा पुढे तुम्ही ग्रिही असं म्हणाल तेव्हा आणखीन मग परिच्छेद्य परिच्छेदक व्हाव म्हणून हा जो अर्थ असं सांगितला ना त्यामध्ये तोच भाग अभिप्रेत आहे परिछेद्य परिच्छेदक हा संबंध नुसता तुम्हाला प्रथमेने नाही कळून येते पुढे जेव्हा तुम्ही ग्रही असं बोलाल तेव्हा कळून येते पण परिमाण हा अर्थ तुम्हाला प्रथमेने कळून आता याच्यामध्ये अजून एक सांगायची गोष्ट अशी आहे की जी या सगळ्याची मर्यादा पण आहे कालक्रमानुसार पण आलेली होती म्हणजे की जे सूत्र आपल्याकडे आलेलं त्याचा पण अर्थ करायचा प्रयत्न करतो त्या कालखंडामध्ये हे सूत्र पूर्ण सगळ्या उपलब्ध घटनांचा आढावा व्यवस्थित घेत होतो त्यानंतर आता पुष्कळ आपण विचारही अधिक करतोय घटनाही अधिक घडतोय पण त्यामुळे आपली प्राथमिक आपण काम असं करतोय की या सूत्राचा अर्थ कसा होतो काय होत त्याचं उदाहरण काय नंतर आपण असा विचार करू शकतो किंवा करावा की कि हे अर्थ या हे सूत्र हे सगळे अर्थ सांगायच असताना खरंच उपयोगी आहे का दुसऱ्या मार्गाने हे अर्थ नाही का सांगता येईल किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ प्रथमे प्रथम विभक्तीने हो नाही का सांगितलं जाऊ शकत हा पुढचा विचार आहे पण आधी त्या सूत्राचा जो अर्थ आहे या शब्दांचा जो अर्थ त्यांनी सांगितला तो समजून घेणं आपले हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ते आपण पहिल्यांदा करतो त्यानंतर हा पुढचा विचार पुढच्या टीकाकारांनी असंही सांगितलं की बाबा याची गरजच नाही आहे सगळ्याची सगळेच काढून टाका शब्द सूत्रातले काही आवश्यक नाही आहे पण तो भाग नंतरचा आहे तो आपण नंतर जेव्हा बघू तेव्हा इत्यादीच असं सांगितलं की प्रातिपदिका अर्थ या शब्दाची पण गरज नाहीये नुसता अर्थ असा शब्द ठेवा अर्थ ऑब्व्हियसली तो प्रत्येक मी कोणाला होता प्रातिपदिकार्थ होता ना त्यामुळे अर्थ कोणाचा प्रातिपदिकार हे तुम्हाला सांगा प्रातिपदिका अर्थ असं म्हणण्याची गरजच काय दोनदा विरक्ती आहे हा म्हणण्याची आवश्यकता नाही आहे नुसत असं म्हणा अर्थ आहे सगळं द्रोण हा नुसतंच म्हटलं होता त्याचा अर्थ शिकमोळ हा पदार्थ किंवा द्रोणाचार्य हाय होईल ना त्यामुळे या यंत्र जेव्हा शब्दाला असे एका असतात त्याचं कोणताही सगळे हो अर्थातच म्हणा लागतीलच किंबहुना त्यामध्ये अशी गोष्ट आहे की शब्द पण तेवढे होतील कारण सतत अर्थ बोधनासाठी म्हणून शब्द वापरला जातो त्या शब्दाला स्वतंत्र अस्तित्व हे त्या अर्थामुळे येतं स्वतःच रूप तर आहेच पण जेव्हा ते रूप समान असेल तेव्हा त्यामध्ये वैशिष्ट्य जे आहे भेद जो आहे तो त्या अर्थामुळे उत्पन्न होईल आणि मग तुम्हाला म्हणून जितके भिन्न भिन्न अर्थ तितका भिन्न आकार समानाकारक भिन्न शब्द अशी तुम्हाला कल्पना करत सोयीसाठी कोशामध्ये तुम्ही ते भिन्न भिन्न मांडू नका सोयीसाठी तुम्ही असं म्हणा की हा एकच शब्द याचे अनेक अर्थ पण खरं तर ते भिन्न भिन्न शब्द आहे पण त्यांचे ते वेगवेगळे अर्थ आहेत असं म्हणायला गरजे म्हणजे शब्द पण तिथे भिन्न म्हणून अर्थभेद हे शब्द वेध हा असं पण म्हणण्याची गरज अर्थाचा भेद झाला म्हणजे हा शब्द वेगळा आहे स्वरूप त्याचं तुम्हाला एकच दिवस असू द्या पण तुम्ही अर्थभेद शब्दभेदा असं ते म्हणतात त्याच्यामध्ये पण मूळ भाग हाच आहे की स्वरूप स्वरूप हा पण एक पण तो इथे समान आहे दुर्दैवानं तो वेगळा असताचा काही प्रश्नच नव्हता छोट्या प्रदेशामध्ये तो वेगळा आहे अर्थ एकच आहे पण स्वरूप अर्थ वेगळा आहे पण द्रोणामध्ये एक अश्वत्थामेचा पिता आणि एक सुपरिमान असे दोन अर्थ तुम्हाला कळू शकतील मग ते दोन शब्दच वेगळे असं म्हणू शकतो त्या अर्थानुसार अर्थ हा विशेष आहेच शब्दच वेगळे हा आणि त्यामध्ये विभक्ती जी वापरलेली आहे द्वितीय विभक्ती तिथे तिचा अर्थ विशेष विभक्ती आणि तिथे किंवा विधी याचा अर्थ तिथे कर्म असं सांगितलेला आहे अर्थभेदेनं शब्दभेदा अशी जी भूमिका आहे तर ती वयाकरण घेतात त्या वयाकरण घेतात आणि ते म्हणजे रूपभेदेनं शब्द शब्दभेदा अशी पण भूमिका म्हणजे ते दोन्ही आधारे आग। आग। ते वेगळ्या घटना दिसतात म्हणून भाषिक घटना रूपमेदने अर्थमेदने शब्दाचा भेद होतो तोच शब्द असला तरी अर्थभेदाने शब्दभेद होतो असं असं असं म्हणताना त्यांना तिथे नियतोपस्थित अर्थ अभिप्रेत जर तो नियतोपस्थित तर मग ते की जो सुत्यय है जो अर्थ परिमाण है माना सर कि सुप्रत्यय परिमाण साम करते सुप्रत्यय है तो परिमाण हा अर्थ सांगतोय असं असं असं याचा अर्थ पण मग आता आपण जे उदाहरण पाहिलं त्यानुसार आपल्याला असं म्हणताय जाते इथल्या सुप्रत्याचा अर्थ कारण आपण जी फोड केली त्यानुसार पण सुचा अर्थ परिमाणे म्हणजे पाणी इथे सुप्रत्ययाचा अर्थ परिमाण असा आहे द्रोण हा असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा सुप्रत्ययाचा अर्थ परिमाण असा आहे पण हे हे दोन वेगळं म्हणजे ही वाक्यच वेगळे होतात इथे याचा अर्थ हा आहे आणि हा प्रत्यय इथे हे सांगण्याचं सा काम करतोय याचे अर्थ वेगळे होतात म्हणजे आता मगाशी जे आपण मगाशी जो मी प्रश्न विचारला तो कि आता इथे सु हा प्रत्यय परिमाण सांगण्याचं सा काम करतोय कि इथे सुद्धा अर्थ परिमाण असतो जर आपण पाहिलं की द्रोण ब्रीही हा शब्दच उच्चारला नाही तर ते काम होणार नाही सुप्रत्यय असून सुद्धा असं यांचं म्हणणं नाहीये हा शब्द उच्चारला नाही तरी सुद्धा द्रोण या शब्दाने परिमाण हा अर्थ करून घेईल तिथे फक्त तुम्ही असं म्हणू शकाल कि हा वेगळा शब्द आहे अश्व ह्याच्यामध्ये तो वेगळा शब्द हा वेगळा शब्द आहे पुढे वाचा वाक्य पुन्हा एकदा वाचा काय म्हटलं आपण प्रत्यय परिमाण अभेदेनं तो विशेषण इथे पहिल्या पदाचा अर्थ काय होतो ते सांगून संपलं आता त्या पहिल्या पदाचा जो अर्थ झाला म्हणजे प्रत्ययाचा अर्थ तो पुढच्या दुसऱ्या पदाच्या अर्थाशी कसाबद्ध ते पुढच्या वाक्याने सांगितलं काय पुढचं वाक्य आहे प्रत्ययद्य परिचेदक भावेन विशेष तो ग्रीमध्ये विशेषण परिमाण आहे तो परिच्छेद्य परिच्छेद्याचे ते विशेष म्हणजे इथे मात्र असा अर्थ आहे एक एकाच्या पुढे एकवचनाचाच प्रत्यय जो जर का सांगितला नाही या सूत्राने तर तुम्ही सगळेच लावू शका लावाल असं होऊ नये म्हणून तो त्या सूत्रांनी स्वतंत्रपणे सांगितलं आणि त्याच्यामुळे एक वचनाचा प्रत्यय करा संख्या हा अर्थ असत्या एक हात पुढे अर्थात विभक्ती वचन अर्थ उक्त झाल्यामुळे विभक्ती पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही तोच अर्थ सांगण्यासाठी म्हणून विभक्तीच येणार नाही तसं होऊ नये म्हणून या सूत्रांनी स्वतंत्रपणे सांगितलं की नाही विभक्तीचा अरिबाजन तिचा अर्थ हा आहे की इथे हेच वचन होईल दुसरं कुठलंही वचन म्हणून अशा रीतीने प्रथम विभक्तीच्या अर्थाच्या संदर्भातलं इथे विवेचन या सूत्रांनी जे केलं ते आपण बघू प्रत्येक वेळा प्रातिपदिका अर्थ जो असतो आता उदाहरणार्थ द्रोणृहीमध्ये परिमा परीक्षेचे परीक्षेन प्रभाव आहे दोन पदांमध्ये काही काही वेळा अभेदसंबंध बन असतो निलोगटा निलो गटा काळागडा इथे निर अधिक सुट अधिक सुलचा अर्थ निरसूचा अर्थ नील था था। mm. इथे काही वेगळाही नाही आहे प्राधिपदिका अर्थच आहे ते आणि घटचा अर्थ घट सुचा अर्थ घट इथे सुप्रत्ययाचा जो अर्थ दोन्ही सुप्रत्ययाचे जे अर्थ त्यांच्यामध्ये अभेद संबंध आहे mm. सरळ सरळ असंच तिथे म्हणता येतं प्रथम तिचा तो संबंध अभेद संबंध दाखवत आहे विशेषणविशेष भाव जिथे असतं तिथे तिथे पण विशेषणविशेष व्हावंच आहे पण जास्तीचा अर्थ सूत्रांनी सांगितलेला आहे विशेषण विशेष भावाच म्हणजे अधिक स्पष्टीकरण करत विशेषण विशेष भाव याचा अर्थ विशेषपणे असं म्हणतो कि विशेष आणि विशेष यांच्यामध्ये समाधन विभक्ती देळ इत्यादी वचन हे असतो पण एक एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच खरं आहे असं नाही हे बरोबर आहे पण त्याच्या पुढे जाऊन आपण असंही बघत असतो की कित्येक वेळा ज्ञानप्रक्रियेमध्ये भिन्नविभक्तीचे शब्दसुद्धा भेदक असतात फक्त ते विशेषण नसतात भेदनाचं काम करत असतात ज्या एका कुठल्या तरी अर्थाविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे तो अर्थ विशिष्ट संबंधामध्ये विशिष्ट पदार्थांशी जोडलेला आहे असं तुम्ही सांगता उत्तर अर्थाना हा मुख्य नियम आहे प्राज्ञ असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही असं म्हटल्यानंतर जर का विचारल्यानंतर प्रश्न विचारला की यामध्ये तुम्हाला नेमकं कोणाच्या विषयी बोलायचं आहे म्हणजे नेमकं तुम्हाला अधोरेखित कोणता अर्थ करायचा राज्ञा हा पुरुषामध्ये नेमका कोणता अर्थ तुम्हाला अधोरेखित करायचा तुम्ही म्हणालात पुरुष हा हा अर्थ अधोरेखित करायचा म्हणजे कोणते कोणते सेवक आहेत ते सांगा आम्हाला असं तुम्हाला म्हणायचं असेल तर इथे राज्ञा हा हा जो शक्तीविचा शब्द आहे तो त्याचं भेदक आहे त्या अर्थी ते भेदक आहे फक्त हे विशेषण नाही ज्या अर्थी आपण विशेषणा शब्द वापरतो त्या अर्थी त्याला आपण विशेषण म्हणत नाही पण विशेषणाचं जे कार्य ते हे काही शब्द करतात भेदक विशेषण विशेष विशेषण त्यांचा संबंध आहे पण तो सिमटमचा भाग आहे विशेषण आहे म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीच्या संदर्भामध्ये दुसरा जो अनेक समजा संबंध त्याचे येऊ शकत असतील तर तुम्ही एकच जो शब्द वापरता तो अनेक संबंधांचा भेद करून त्या एकाच संबंधाची निश्चिती करतो म्हणून तो विशेषण समजला जातो जसं उदाहरणार्थ फुल असा शब्द उच्चारल्यानंतर विविध रंगांची फुलं उपस्थित आहेत जेव्हा म्हणजे फुल असं म्हटल्यानंतर समजा आई म्हणाली की पूजाला फुल आण तर फुल असं म्हटल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये अशा विविध कल्पना येऊ शकतात निळं आणू का पांढरं आणू का लाल आणू कुठल्या रंगाचं तो व्हावे लागत लासुंदीचा अणुका मोरे हा पण आहेच पण आपण नुसतं रंगांच्या बाबतीत बोलतो त्यावेळेला असे हे सगळे एवढे विकल्प आल्यानंतर समजा आईने सांगितलं त्याच्या मनात ही गोष्ट काढून की आज काय समजा शंकराची पूजा करायची तर पांढरी फुलं पांढरी फुलं पांढरं हे जे विशेषण आहे पांढरं हा जो शब्द आहे तो विशेषण झाला कारण एवढे विकल्प प्राप्त असताना या शब्दाने त्याच्यातलं एक सांगितलं वे बाकीचे वेगळे केले अशा रीतीने पांढर हा शब्द तिथे भेदक आहे भेदक आहे म्हणून तो विशेष भेदकत्व ही संकल्पना विशेषणाच्या मागे आहे काही काही वेळेला असा जो भेदक असतो तो विशेषणासारखा नसतो आता विशेषणामध्ये आणखी एक भाग असा आहे की तो त्याच्याशी संबद्ध असतो एका विशिष्ट संबंधाने संबद्ध असतो काही असा जो भेदक असतो तो त्या कल्पनेमध्ये त्या विशेषशी अशा प्रकारे संबंध नसतो त्याला म्हणतात उपलक्षण आपल्याला उपलक्षण असं म्हणत संबंध नसतं म्हणजे रूपदृष्ट्या उपदृष्ट नाही अर्थदृष्ट्या संबंध नसतो अच्छा तर इथे हे जे आपण उदाहरण बघितलं पांढरं आणि फुल यांच्यामध्ये पांढरेपणा आणि फुल या दोन गोष्टींमध्ये विशिष्ट प्रकारचा संबंध आहे त्याला न्याय परिभाषेमध्ये समवाय संबंध म्हणतात मन पांढरेपणा तुम्ही फुलापासून असं वेगळा नाही काढू शकत आता हे पण आपण पन। विशिष्ट चौकटीतच म्हणू शकतो पण तरी सुद्धा ब्रिज धरूया की म्हणू शकतो पांढरेपणा हा त्या फुला बरोबर राहतो समवाय संबंधाने जोडलेला आहे म्हणून तुम्हाला पांढरेपणा काळेपणा निळेपणा लालपणा या गोष्टी त्या फुलाशी समवाय संबंधाने जोडलेल्या असल्यामुळे पांढरेपणा वगैरे हे धर्म आहे हे त्याचे विशेषण असं तुम्ही म्हणू शकता जेव्हा जेव्हा असे भेदक अर्थ त्या विशेष संयोग पण म्हणा तुम्ही सॉरी संयोग म्हणजे समवाय अशा प्रकारच्या संबंधाने जोडलेले नसतात पण ते भेदक असतात त्यांना म्हणतो आपण उपलक्षण उपलक्षण पण त्याचं उदाहरण म्हणजे उदाहरणार्थ अमुक अमुक तुमचं आता इथे कोणी विचारलं की इथे परांजपे शाळा कुठे आहे तुम्ही असं सांगणं की तिथे असं लिहिलेलं आहे बघा निरात किंवा लाल अक्षरात काय जे असेल रंग असतील त्यात लिहिलेलं आहे परांजपे विद्या मंदिर तेच परांजपे हायस्कूल किंवा काय शाळा ते जे ते विशेषण आहे पण ते त्या इमारतीला दुसऱ्या इमारतीहून वेगळं करतात संज्ञास संज्ञा सौजनी नव्हे जे ते जे लिहिलेलं आहे ते त्या इमारतीचा अवयव आहे भाग आहे काय भेदक येते पण तसं त्याचा अवयव आहे त्याचा भाग आहे त्या पदा त्याच्यापासून ज्याला वेगळं काढायचं त्याचा तो भाग आहे पण तुम्ही असं म्हणालात की अहो तो कावळा बसलाय ना त्या इमारतीवर कावळा बसला ती इमारत म्हणजे ते विद्यालय असं पण तुम्ही म्हणू शकता आणि ते बरोबर असतं व्यवहारामध्ये समजा एखादा माणूस असा आला की ज्याला लेबर अग्रिटी वाचता येत नाहीये त्याला तुम्हाला सांगायचंय की परि विद्यालय कुठे आहे तुम्ही काय सांगाल तो तिथे कावळा असलाय ना ती इमारत म्हणजे ते विद्यालय आहे तर कावळा हा जो एक भेदक म्हणून तुम्ही वापरलात पदार्थ तो त्या विद्यालयाशी अवयव अवयवी भावाने जोडला गेलेला नाहीये पण या अत्ता आत्ताविशिष्ट संदर्भामध्ये तो त्या विद्यालयाला इतर इमारती वेगळं करण्याचं काम का करतोय अशा वेळेला तुम्ही अशा भेदकांना उपलक्षण असं म्हणता उपलक्षणत सांगितलं होतं हो बरोबर अशा अशा गोष्टींना आपण विशेषण असं म्हणत अशा आपण विशेषण असं म्हणतो म्हणून त्याचं नावाचं नावाची पाठी असेल ते विशेषण आहे असा हा काळा नाही तो नेमी राहणारा संबंध नाही म्हणून तो असत आहे असत है। असत पण तो व्यावर्तक आहे हा तो वेगळं काढतो तो वेगळं काढतो पण तो तिथे असत नाही असत आहे तो आणि जो सत आणि व्यावर विशेष आहे म्हणजे मुळात त्याचा संबंध नाही तर सत्य हो बरोबर कारण तो कावळा त्या क्षणभर आहे त्यामुळे आय एम रेफरिंग टू अ पर्टिक्युलर प्लेस टोरिस्ट पण त्यात महत्वाचा भाग असा आहे की तो जो कावळा आहे तो त्या ज्याला आपल्याला वेगळं काढायचंय विशेष त्याचा तो अवयव नाही अवयव त्याचा संबंध नाही क्षणापुरता तो अवयव नाही अवयव नाहीच आहे अवयव नाही अवयव नाहीच आहे साईन बोर्डाने म्हणजे सर सखंड विशेष आणि अखंड विशेष पडू शकतो असं ते उत्तर नाही नाही खंड पडू शकतो असं नाही ते नाहीच आहे त्याचा अवयवच नाहीये सखंडामध्ये तुम्ही अवयव असं मानू शकता कधीतरी अवयव पूर्ण भिन्न आहे आणि तो वेगळाच आहे पण योगायोगाने किंवा कुठल्या तरी कारणाने आणि असं म्हणाल की यामुळे तिथे जो दिसतोय असा जो पदार्थ दिसतोय तो आता नाही का म्हणजे शाखा चंद्रन्याय नावाचा जे जो न्याय त्याच्यामध्ये चंद्र कुठे असा जो बोल विचारतो तेव्हा आई सांगता झाडाच्या पांदीच्या तिकडे तो आहे तर तो काही कायम नाही कायम नाही तो नाहीच आहे ना तिथे त्याचा संबंधच नाही तिच्याशी आपल्या दृष्टिकोनाचा भाग आहे आपल्या दृष्टीमध्ये चंद्रची फांदी एका रेषेत आली हा आपल्या दृष्टीचा भाग आहे तो चंद्राचा त्या फांदीशी संबंधच नाही पण माणसाच्या ज्ञानामध्ये लहान मुलाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये त्या फांदीने त्या चंद्राला विशेष केलं म्हणून ती फांदी अशा रीतीने उपलक्षण झाली सर पेदक मुद्दा विशेषण भाव बोलते जो है तो दुसर प्रकृत्यर्था विशेषण चर्चा सभी चल रहा है जर विशेषण लक्षण भेदकत्वा आणि क्षण हैप्त है कारण जिथे जिथे भेदकत्व है तिथे तिथे नहीं है विशेषणत्व नहीं है तत्पुर नहीं तिथे काय की तुमची तुमची ज्ञान प्रक्रिया जी आहे ना त्याच्या बाबतीत आपण बोलतो तेव्हा असं म्हटलं बरं बरं सामान्य विशेषणाची तुमची व्याख्या तिथे बसणार नाही असं पण मी तेव्हा म्हटलं बरोबर हो आपण व्याकरणिक हे करत असताना निलोगटा इथे विशेषण विशेष भाव सामान्य नियमाने करतोय पण राज्यम पुरुष आहे याच्यामध्ये पण विशेषण विशेष भाव आहे पण तो वेगळ्या प्रकारचा वेगळ्या अर्थाचा विशेषण विशेष भाव आहे जरी अवयव अवयवी संबंध असला तरी स्वतः तो ज्ञान प्रक्रियेमध्ये पुरुष कुणाच्या संबंधातले पुरुष राजाच्या संदर्भात त्यांच्याविषयीच आम्ही बोलतो तब्यतरच आहे त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही तिथे राज्ञा हा हा संबंध राजेदक आहे तसंच समजा तुम्ही राजाच्या संबंधात येणारे अनेक राजा ज्यांना ज्यांचा स्वामी आहे असे अनेक पदार्थ आहेत त्यांच्याविषयी बोलत असाल तिथे तुम्ही पुरुष असा शब्द उच्चारला की पुरुष हा शब्द पण भेदक आहे राजाच्या संबंधातले इतर जे त्यांच्याविषयी बोलत नाही केवळ त्याचे जे नोकर आहेत त्यांच्याविषयीच तुम्ही बोलतात या अर्थाने तो भेदक आहे आता पुढचं सूत्र बघा अशा रीतीने प्रथम विभक्तीचा एक जो अर्थ म्हणजे हो। एक सूत्र एवढे अर्थ सांगणारे आहे सूत्र आपण इथे बघितलं आता पुढचं सूत्र काय संबोधने पुढचं सूत्र आहे संबोधन हा अर्थ सांगायचा असताना सुद्धा प्रथम विभक्तीचा प्रत्येक होतो हा संबोधन रूपी अर्थ प्राधिधिकाचा अर्थ नाहीये म्हणून हा वेगळा हे आहे संबोधन हा अर्थ पण सांगायचा असताना संबोधन या अर्थी हा अर्थ कुठे आलेला अर्थ आहे हा वाक्यातला अर्थ आहे वाक्यगत अर्थ आहे एका विशिष्ट पदाचा अर्थ नाही संबोधन हे वाक्या वाक्याचा भाग आहे वाक्यगत पण त्याचा परिणाम मात्र शब्दावर होतोय विशिष्ट शब्दाला प्रथम विभक्ती करायची ज्याला उद्देशून संबोधन आहे तद्वाचक शब्दाची प्रथम विभक्ती करायची संबोधन या अर्थ त्या अर्थी प्रथम संबोधन ही वेगळी विभक्ती नाही संबोधन हा एक वेगळा अर्थ आहे त्या अर्थी प्रथम विभक्तीचाच प्रत्येक राहायचा विभक्त आहे आठवी विभक्ती नाही म्हणून आठवी विभक्ती काढली संबोधन ही विभक्ती शिक्षणामध्ये आपण सहा विभक्ती लागतो नाही सात विभक्ती आहे विभक्त्या सात आहेत सहा आहे सहा आहे कृषेच आपण पहिल्यांदा बघित होतो तेच आपण बघित होतो की प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी आणि सप्तमी हे शब्द विभक्ती याचे विशेष आहे आणि अपादान संप्रदान करण अधिकरण कर्म आणि करता हे शब्द कारक याचे विशेषण आहे याची कृपा करून सर्वसळ करून जातात ही कारक वेगळी विभक्त्या वेगळ्या विभक्ती हा शब्द शब्दांना उद्देशून हे सगळे शब्द आहेत प्रथमिया हे सगळे शब्द आहेत कोणते शब्द प्रथम सु सौजस हा शब्द त्या शब्दाला काय म्हणायचा प्रथम आणि कारक हा अर्थरूप संप्रदाना षष्टी आपण वगळलेली आहे म्हणजे बाकीचा सगळे संबंध व्यवस्थित आहे कशातून वगळले आपण कारकामध्ये षष्टीचं कारण विद्यार्थ येईच स्पष्ट होईल षष्टी विभक्ती षष्टी बरोबर आहे पण षष्टी विभक्ती कारक अर्थ दाखवते असं अर्थात येणार आहे पण तो तिचा प्रधान अर्थ नसल्यामुळे जो अर्थ इतर कुठल्याही शब्दापासून कळून येत नाही एकता अर्थाना मोकळे वगैरे या न्यायानुसार जो अर्थ इतर कुठल्याही शब्दापासून कळून येत नाही तो त्या शब्दाचा अर्थ अर्थ आहे असं म्हटल्यामुळे आपण षष्टी विभक्तीचा अर्थ संबंध मात्र असं म्हणतात किंवा संबंध सामान्य असं म्हणतात त्यामध्ये या पुढच्या टीकाकरांच्या म्हणण्यानुसार कित्येक वेळा कारक हाही संबंध असल्यामुळे त्याचाही त्याच्यात अंतर्भाव आहे आणि पाणीजीने पण सांगितले तसंच आपण बोलतो जस्टिंग भक्तीचा विभक्तीचं प्रकरण येईल संबोधन या अर्थी सुद्धा प्रथम विभक्ती करावी असं सांगितलं करावी म्हणजे प्रातिवेदिकाच्या पुढे प्रथमेचा प्रत्येक करावा संबोधनं हा अर्थ अभिकृत असेल म्हणजे त्याच क्षेत्रात संबोधन वाढवल्यासारखं आहे म्हणजे पण संबोधन अर्थ वेगळा अर्थ वेगळ्या प्रकारचा अर्थ आहे प्रातिधिकार्थ लिंग परिमाण वचन हे जे अर्थ आहे ते सांगले की त्या प्रातिधिकाची पोषक ज्याला आपण बघू लेक्सिकल असा अर्थ आहे संबोधन हवे अर्थ नाही आहे आलेला अर्थ आहे मॅथमॅटिकल त्यात म्हणताना सुरू नाही प्रथम म्हणजे तुमचा प्रत्यय आहे तो करायचा सूत पुढे काय होत हे रामू ही चलिंगी प्रकरणामध्ये प्रक्रिया hmm. सुप्रत्यक जेव्हा येतो तेव्हा त्या सुप्रत्यक लोभ होतो hmm. सूत्रायची पण सुहा प्रत्येक येणार संबोधन हा अर्थ करायचा असताना पण त्यामुळे पारंपरिक याच्यामध्ये तुम्हाला राम हा रामा रामा असं म्हटल्यानंतर लगेचच तुम्हाला हे राम हे रामहू हे रामा असं पण ते नंतर म्हणतो रामे राम योग रामे योग हे राम हे राम राम असं म्हणतो तुम्हाला म्हणाला कारण तो प्रथमेचाच संबोधन हा अर्थ असेल तेव्हा त्याच्यात एकच ह्याच्यात बदल होतो प्रथम एकवचन म्हणून त्या एकवचनाला पण एक वेगळी संज्ञा दिलेली आहे कार्यबुद्धी अशी संज्ञा दिली बघित होत असा पुढे संबोधनेचे असा अर्थ असत इह प्रथमा इह म्हणजे संबोधनेअर्थ आहे संबोधन अर्थ अभिप्रेत असताना विभक्ती करा हे राम हे हा शब्द या वाक्यामध्ये संबोधन आहे असं दाखवतोय हे लाई विभक्ती किंवा हे नाही हे प्रयोजन असं आहे की इथे संबोधन आहे असं तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं खरंच ते नसलं तरीच आहे पण ते स्पष्ट करण्यासाठी म्हणून सांगितलेलं नुसतं राम असं म्हटल्यानंतर सुद्धा राम हेच संबोधन आहे पण ते अधिक स्पष्ट व्हावं म्हणून हे शब्द हे फक्त व्याकरणात स्पष्टीकरण करून सांगण्यासाठी वापरले कारण हे हा जो शब्द आहे तो शब्द वापरला असताना पुढे पाणी एका सूत्रामध्ये हय हे प्रयोग हय हयोग असं सांगणार आहे तिथे मृत करायचं असं सगळं सांगितलेलं आहे विशिष्ट संदर्भामध्ये संबोधन हा अर्थ असताना संबोधन करायचं असताना म्हणून मग हे असं म्हटल्यानंतर ते लांबवायचं हे हा शब्द लांबवायचा रामा म्हणजे जिथे संबोधन हे तुम्हाला कळलं हे या शब्द वापरल्यानंतर आता काही संशयाला जागा नाही किंवा काहीच हे नाही संबोधन आहे हे तुम्हाला स्पष्ट सांगितलं आणि मग राम या शब्दाच्या पुढे प्रथम विभक्तीचे प्रत्यय करायचे पहिला सु म्हणून करायचा आणि मग त्या सुप्रत्ययाचा इंग्रस्वात समुद्र याच्याने लोभ करायचा लोभ झालेला असला तरी सर्व तो सुप्रत्यय तुम्ही केलेला होता म्हणून प्रत्ययरोपे प्रत्यय लक्ष्मण घ्यायनुसार राम याला प्रदत्व आहे मदत्वासाठी तो सुप्रत्यय तिथे जायचं लोक करायचं पद म्हणायचं रामला हे पण मग त्याला काय अव्यय ते अव्यय आहे आणि त्याच्यापुढे सुप्रत्य अव्यय असल्यामुळे संबोधन रूप अर्थ जो आहे तो त्याला एक संबोधन द्योतकत्व हा त्या हेचा अर्थ आहे त्यामुळे हेला प्रातिपदिकत्व आहे प्रातिप अर्थमत्व आहे त्यामुळे प्रातिपदिकत्व आहे त्यामुळे त्याच्यापुढे सुप्रत्यय लावायचा त्या सुप्रत्ययाचा अवयदा या सूत्राने लोक करायचा असं ते पद झालं असं तुम्हाला वाक्यात प्रयोग करता येईल तो प्रथम अठम त्याच असं आहे प्रथम अतिक्रमे मानाभावा असा एक वेगळा आहे मी ज्ञान प्रथम मानाभावा तुम्हाला समजा काही गोष्टी ह्या नियम म्हणून काही करायचा तुम्हाला काही स्वारस्य नाही उलागाचं पण तरी सुद्धा नियमाने करायचं असेल तर नियमाने जो पहिला येतो तो तिथे करायचा उलांडून दुसरा का करायचो याला काही प्रमाण नाही मग पहिला का सोडायचा त्याच्यामध्ये पुन्हा ज्ञान लागवं आणि गौरवाचा विषय <laughs> तुम्हाला आणखीन सगळं खटाटोप करायला लागेल हा का सोडायचा तो का घ्यायचा त्याच्यापेक्षा जो पहिला येतो तो घ्यायचा प्रत्येक प्रथम विक्रमे माना व्हावा म्हणून प्रथम एकवचनाचा प्रत्येक सु करायचा पदत्व दाखवण्याचा असं नाही की तुम्ही दुसरे प्रत्यय नाही घेऊ शकतो प्रथम आलेला तो का सोडला असा कोणी प्रश्न येईल तो टाळण्यासाठी म्हणून प्रथम जो आला इथे निदान तुम्हाला असं सांगता येतो ना हा पहिला आहे म्हणून <laughs> पहिला प्रत्यय म्हणून आणि त्याच्यावरून तो पहिला जो आहे तो त्या सगळ्या एकवीस प्रत्ययांचा प्रतिनिधी आहे असं म्हणतायचं सोपं जातं म्हणजे म्हणतायचं म्हणणं सोपं जातं लावायचं म्हणून तो सुप्रत्यय लावायचा प्रतिनिधी सगळ्यांचा सगळे पण लावू शकतो पण तो लावायचा प्रतिनिधी म्हणूनचनाथ होणार ना काय काय नाही पण तुम्हाला आपण अव्ययांच्या संदर्भात बोलतो अव्य हे अव्यय तिथे इतर का नाही प्रत्यय लावायचं इतर काही कारण आहे पण जिथे तुम्हाला रूप दिसतायत माला हा शब्द आहे ना त्याची रूप तुम्हाला तशी दिसत आहेत वेगळी हे माले हे माले असं दिसतायत ना तिथे मात्र तुम्हाला असं नाही म्हणताय ना तिथे ते विभक्ती प्रत्यय लावूनच तुम्हाला दोन दोन माला आहेत त्यांना तुम्हाला बोलवायचं असेल तिथे तुम्हाला माले असं स्वतंत्र रूप करता येत आणि बोलवता येत आहे हे नाही हो तो भी चले आम पर वो आता है संबोधन में। प्राय नाही शब्द होम राम रामे की रामे की यामध्ये राम है संबोधन है। हे संबोधन आहे बरोबर पण तो श्लोक आहे ह्या तुम्ही लौकिक व्यवहारामध्ये तुम्ही म्हणत असा तेव्हा तेव्हा नाही याला तरी तो अर्थ तर कळेल त्यासाठी म्हणून हे या शब्दाचा प्रयत्न केलं सपोज या हे मालिक दाखवायचं तर मग हे नाय लवकर विवचनाचा प्रत्येक लावायचा बहुवचनाचा प्रत्येक व्हायचा की नियमानुसार एक वाचन कारण कारण तुम्ही असा प्रश्न का विचारला तुमच्या मनामध्ये असा अभिप्रताय आहे का हे, हे त्या मालेचं विशेष आहे असा अभिप्राय आहे का नाही मग प्रश्न नाही मग असा प्रश्नच कळाला पण तुम्हाला त्याच्यामागच लॉजिक मला हे दिसतंय की हे विशेषण आहे माले हा द्विवचन आहे मग हेच द्विवचन लावायचं का असा असं लॉजिक वाटतय मला पण त्याचा प्रश्न नाही कारण हे हे मालेचं विशेषण नाही आहे हे वेगळं वेगळा शब्द आहे संबोधन वाक्यगत असं दाखवतोय आणि ते अव्य आहे त्यामुळे तिथे प्रथम एक वचनाचा प्रत्यय लावायचा म्हणजे हे ज्यावेळी आपल्याला आई म्हटलं रे म्हटलं गो म्हटलं गो हे संस्कृतमध्ये आहे नाटकांमध्ये पण काही काही वेगवेगळ्या आई वगैरे असे शब्द येतात रे मला आठवत नाही सगळे संबोधन हा हे अर्थ याच्या जवळच्या अर्थानेच आहे म्हणजे एक वचनचा प्रत्यय करायचा त्याचा लोक करायचं पुढे वाच सूत्र संपलं अर्थ संपला ना हो हे राम हे राम सर तुम्ही हे चा अर्थ सांगताना तुम्ही असं म्हणालात की तो संबोधनाचा जो अर्थ आहे तो द्योति दाखवत हा पण मग मुळात आपण जे ज्याला शब्द म्हणतो त्याचा अर्थ हा मुळात हो। नियतोपस्थितिक असायला पाहिजे म्हणतो अच्छा असा जो नियतोपस्थिती काय झाला आपण प्रातिपदिक अर्थ असं म्हणू पण मग द्योतिक अर्थ हे कधीच नियतोपस्थिती कसं म्हणून पुढच्या टीका करीत असं म्हटलेलं आहे की असं जे द्योत्यर्थ असतात त्याच्यामुळे सुद्धा त्यांना अर्थवत्व येतं असं म्हणा अर्थवत्व येतं ये बरं ते नियतोपस्थिती का आहे का हा पुढचा भाग आहे पण अर्थवत्व त्यांना येत त्यांना स्वतःचा अर्थ नाहीये त्यामुळे त्यांना तुम्ही अर्थ प्रातिपदिका अर्थ नाहीये असं म्हणू शकता पण प्रातिपदिकत्व आहे प्रातिपदिकासाठी प्रातिबंधिक संज्ञा येण्यासाठी नियतोपस्थितीकत्व असणं आवश्यक नाहीये अर्थवत्व एवढीच प्रातिबिक अर्थ कशाला म्हणायचं इथे मात्र तुम्हाला करावा लागेल या शब्दाला असा प्रातिबद्धिक अर्थ नाही असं तुम्हाला म्हणता येईल तिथे वेगळा मुद्दा आहे पण त्याला प्रातिबंधिकत्व येण्यासाठी म्हणून जो अर्थ पाहिजे तो व्यत्यर्थ असला तरी चालेल कुठला तरी अर्थ त्याला असला पाहिजे व्यत्यर्थ असला तरी चालेल अशा रीतीने प्रथमा विभक्ति ऐसी विवेचन संग्र का है पैदा चौथा पदा गुड सूत्र क्रमांक है एक चार एक प्रकरण सूत्र है कर्म कारक कर्म हाथ शब्दा व्याख्या आता इथे विभक्तीचा हक्का संबंध अजून नाहीये इथे कशाचा संबंध आहे कर्मकारक कोणाला म्हणायचं तेवढ्याचा संबंध आहे पण त्याचं आर्थिक स्पष्टीकरण बाकीचे शब्द करून दिला कर्तृनिस्त कमी हे दोन शब्द तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो हे आपण पुढच्या वेळेला बघूया आणि अर्थातच जो क्रम या प्रकरणामध्ये स्वीकारलेला आहे तो विभक्त्यांच्या अनुषंगाने स्वीकारलेला आहे म्हणूनच पहिल्यांदा प्रथम अविभक्ती आहे मी तुम्हाला सांगित होत की पाणीने जो कारकांचा क्रम स्वीकारला आहे तो विभक्त्यांपेक्षा अत्यंत वेगळा आहे प्रथम त्याने अपाधान कारकाची व्याख्या सांगितलेली बघा पहिल्याच्या चौथ्या पदामध्ये ध्रवमाही अपाधान असं पहिल्यांदा येत कारच्या नंतर लगेचच हे सूत्र आहे ध्रवमाय अपादान पुढचं हो। कारक आहे ते संप्रधान आहे करमणा या मग प्रयतीचं संप्रदा बत्तीसावं सूत्र आहे नंतरच जे कारक आहे ते आहे करण बेचाळीसावं सूत्र साधके अधिकरण आहे त्याच्यापुढे आहे कर्म आणि त्याच्यापुढे शेवटी आहे सगळ्यात करतात अशा रीतीने कारकांचा क्रम पाणी जो सांगितलेला आहे तो पूर्ण वेगळा आहे तो जर का घ्यायचा असता तर मग तशा प्रकारच्या विभक्तींची रचना करायला लागली असती थोडस गोळाचं झालं असतं त्यापेक्षा त्यांनी विभक्तींपासून त्यांचे अर्थ सांगायला सुरुवात केली आणि आता त्या अनुषंगाने जे कारकरूप परत येतात त्या विभक्तींचे होतात पण विभक्ती हा काय आहे शब्द आहे आणि आपण शब्दांचं विवेचन करतो तर अमुक शब्दाचा अमुक हे सांगत असताना तो शब्द म्हणून पहिल्यांदा घेतला आणि प्रथमेचा हा अर्थ होतो आता द्वितीयेचा अर्थ सांगत असताना तुम्हाला कारक संबंध आणता येतात म्हणून तिथे प्रथम कारके हे सूत्र उपस्थित करून अधिकारसूत्र आणि मग प्रत्यक्ष जे पहिलं प्रथमेनंतर द्वितीय विभक्ती येते त्या द्वितीय विभक्तीच्या संबंधामध्ये जे कारक येतं कर्म त्याचं लक्षण प्रथम सांगताय आणि मग पुढे ते अनभि इथे असं पण सूत्र सांगणार त्याच्यानंतर असतं मग ते कर्म अनभी इथं असताना काय करायचं ते पुढचं सूत्र सांगणार हा सगळा विषय आपण पुढच्या वेळेला बघूया अद्य येता होता अलम आणि ते आपण बघूया पुढच्या अजून